श्लोक छत्तीसव अचिव प्रवंध संघा ऋषिकेश तुझा महात्म जग हर्ष व प्रेम पावते योग्यच है भयभीत योग्य राक्षस दश दिशा पड़ता है सर्व सिद्धांच समुदाय तुला वंदन करते हैं ना अर्जुना मी काळू आणि ग्रासीजे तो माझा खेळू हा बोलू किर आढळू मानू आम्ही अर्जुना मी सर्व काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे हे तर माझी लिलाच आहे हे जे तुझे बोलणे ते आम्ही खरोखर खरे मानू परी तू आजी काळे आजी स्थितीची ये ग्रासीजे हे न विचारासी परंतु हे परमेश्वरा आपण जे काळ त्यांनी आज स्थितीकाली पालन करण्याच्या वेळेस जगाचा करावा हे माझ्या विचाराशी जुळत नाही करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे व नसलेले म्हातारपण कोठून आणावे या गोष्टी जर करू म्हटले तर जशा व्हावायच्या नाहीत त्याप्रमाणे जरी तू या स्थिती का संहार करू म्हणतोस तरी ते बहुत करून होणार नाही अहो देवा चार प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या वेळेला सूर्य मध्यानी म्हणजे दोन प्रहरी मावळला का पै तुझा अखंडिता काळा तिन्ही आहाती जी वेळा त्या तिन्ही परी सबळा अखंडित असे जे आपण काळ त्या आपल्या आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रलयो हारपती आणि स्थिती काळी न मिरविति उत्पत्ती प्रलयो ज्या वेळेस उत्पत्ती व्हावायला लागते त्यावेळेला स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीश्या होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या दोन्ही दिसत नाहीत पाठी प्रलयाची उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही न ढळे अनादिय उत्पत्ती स्थितीचे मागून येणाऱ्या प्रलयाच्या वेळेला उत्पत्ती व स्थिती या दोघांचा लोप होतो ही व्यवस्था कशानेही बदलत नाही असा क्रम अनादि काला पासूनचा आहे म्हणून माझा जीवी म्हणून आज तर स्थितीकाली जग हे भोगाच्या भरात वागत आहे म्हणून या स्थितीकाली तू कालरूप श्रीकृष्ण त्या जगाचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही तव संकेत देवे बोले अग दोनी दोन्ही सैन्या सी ची भरण पुरले ते प्रत्यक्ष तुझ दाविले येर येण तेव्हा खुने देव म्हणाले अरे अर्जुना फक्त या दोन्ही सैन्यांचेच से आयुष्य संपले आहे हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले यांच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काली मरण पावते हा संकेत तू जवळ अनंता वेळू लागला बोलता त अर्जुने हा इशारा देण्यास देवाला तितक्या वेस अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले मग म्हणत तू सुत्री विश्व ला घग आला घडती मग अर्जुन म्हणायला लागला देवा या विश्वरूपी सोंगांचा तू सूत्रधार हे सर्व जग पुन्हा पूर्वस्थितीला आले ना परे परे परी पडली हो तुझी हरी आठवित परंतु या तुझ्या खेळात दुःख सागरात पडलेल्या जीवन तू ज्या प्रकारे बाहेर करतोस ती तुझी कीर्ती हे हरी मी आठवीत आहे कीर्ती आठवित वेळो वेळा भोगीत असे महा सुखाचा सोहळा तेथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळत हो। वर आपली कीर्ती आठवीत असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो व त्या भोगात हर्षरूप अमृताच्या लाटावर आम्ही लोळत आहोत देवाजी आलेपणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टातया भंग अधिकाधिक आहो देवा जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी आणि त्या दृष्ट्याना तुझ्या पासून अधिकाधिक नाश आहे ती दिशा पैली कडे परंतु हे देवा त्रिभुवनातील राक्षसांना तू महाभय म्हणजे साक्षात मृत्यूच आहेस सा। म्हणून ते भयाने दहा दिशांच्या पलीकडे पळून जातात ये र सुरसिद्ध किन्नर ते किंवा बाकीचे सुर सिद्ध किन्नर फार काय सांगावे हे स्थावर जंगमात्मक जे जग आहे ते सर्व तुला आनंदभरीत होऊन नमस्कार करीत आहे श्लोक सदतीसा कसमाच्छातेश जगनिवास हे महात्मा अत्यंत महान महत ब्रह्माचा देखील आधी करता जो तू तु, त्या तुला ते राक्षस इत्यादी का नमस्कार करीत नाही हे अनंत देवा ती देवा जगन तू अक्षर व सत व असत म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याच्या अति जे आहे ते ही तू आहेस एथा कवना कारणा राक्षस हे नारायणा न श्री कृष्णा येथे हे राक्षस कोणत्या कारणामुळे तुमच्या चरणाला शरण न येता दूर पडून गेले आहेत आणि हे तू ते काई पुसावे तुला ले आम्हा जाणवे तरी सूर्योदयी राहावे कैसे आणि हे तुम्हाला तरी काय पुसायचे आहे एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे तर हे पहा सूर्य उगवला असता अंधार टिकाव कसा धरणार तू स्वप्रकाशाचा आगरू, आणि जाला आहासी गोचरू म्हणून निशाचरा केरू फिटला सहजे तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे महिमा गंभीर तुझा इतके दिवस हे श्रीराम हे आमच्या काहीच समजण्यात आले नाही हे तुझे अगाध सामर्थ्य आताच आमच्या नजरेस येत आहे येथून नाना सृष्टीची या महत ब्रेली पासून अनेक सृष्टी पंक्ती व प्राणी मात्रांच्या समुदाय रूपी वेली उत्पन्न होत असतात त्या महत ब्रमाला प्रभू आपली इच्छा प्रसवली आहे देवा निमत्व सदो देतू देव निस्सिम गुण अनंतु देव निम्यू नरेंद्र असून देवा, आपल्या गुणांची गणती नाही आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकाला बाधित आहे आपण अखंड निष्प्रतिबंधपणाने सर्वत्र व्याप्त आहात व आपण देवांचे राजे आहात जी तू त्रि जगतीय बोला अक्षर तू सदाशिवा तुची संता संता देवा तयाही हि तू हे नित्य कल्याण रूप देवा महाराजा तू त्रैलोक्याला आश्रय आहेस तू अविनाशी आहेस देवा सत्व असत तूच आहेस व त्या पलीकडील जे तेही तूच आहेस श्लोक अडतीसवामादि देवा पुरुष पुराण स्तमस्य विश्वस परम वेता रूप तू आदि देव पुराण पुरुष आहेस तू या विश्वाचे अखेरीचे निवासस्थान आहेस म्हणजे प्रलयकाली विश्व तुझ्या मध्ये लीन होली तू सर्व जाणतोस जाणण्याला अत्यंत योग्य असा तू आहेस अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तूच आहेस हे अनंत रूपा तू हे विश्व विस्तारलेले आहेस प्रकृती पुरुषांच्या आधी जी महत तूची अवधी स्वय तू अनादि पुराती व पुरुषाचे मूळ आहेस महत शेवट ही तूच आहेस तू जन्मरहित आहेस व तू सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस सकल विश्वजन जी वासी तुची निधान भूत भविष्याचे ज्ञान तुझा हाती देवा तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवनचा शेवट ही तुझ्यातच होतो व भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती आहे जी श्रुतीची या लोचना स्वरूप सुख तू अभिन्न त्रिभुवनाची या आयतन आयतन तू हे जीवनशी अभिन्नतेने असणाऱ्या देवा श्रुतींच्या नेत्रास म्हणजे ज्ञानास गोचर होणारे असे जे स्वरूप सुख ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया त्या मायेला आधार हि तूच आहेस म्हणून जी परम तू ते मनी जे महाधाम कल्पांती महत ब्रह्म तुझ्या अंकिरी गे म्हणून देवा तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रलयकालच्या शेवटी माया हि तुझ्या स्वरूपी ही नव्हती किम किं ब आहे आघवे, काय संगवे? देवा, सर्व आहे। ज्या तुला अनंत रूपे आहेत त्या तुझे वर्णन कोणी करावे श्लोक एकोणचाळीसा वायुर वा युनशांजापती स्तम प्रपिता महश नमो नमस्तेस्त सहस्र कृत्व पुनशि नमो नमस्ते वायु यम अग्नि वरुण चंद्र ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस तुला नमस्कार असो सहस्रावधी नमस्कार असोत पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो श्लोक चाळीस पुरस्ताद पृष्ठत नमोस्त सर्वं अनंत्रमस्तोशी सर्व हे प्रभो पुढून मागून सर्व बाजूनी तुला नमस्कार अस सा। सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयता नसलेला असा तू आहेस तू सर्व व्याप्तोस तस्माच सर्व तूच आहेस जी काय नवसी तू का कामे हे असो जैसा आहासी तैसी नेवा काय तू नाहीस अरे तू कोणत्या ठिकाणी नाहीस हे वर्णन करणे पुरे तू जसा असशील तशा त्या तुला नमस्कार असो वायु तू अनंता यमतू नियमित प्राणी गण वसत अग्निजी तू हे अनंता तू वायू आहेस वो जगाचे शासन करणारा यम हि तूच आहेस सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नि म्हणजे जठर अग्नि तो तू आहेस वरुण तू सोम स्रष्ट्रिता महाचाही परम आदी जनक तू देवा तू वरुण चंद्र व जगात उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रम्हदेवाचा श्रेष्ठ असा आधीजनक तूच आहेस आणि जेजे काही रूप आधी अथवा नाही तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथ आणि हे जगन्नाथ आणखी जेजे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही ते सर्व तूच आहेस म्हणून त्यात अशा तुला मी नमस्कार करतो ऐसे सानुरागे चित्ते स्तवन केले पांडुसुते सुते मग पुरती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू अशा प्रीतीयुक्त अंतकारणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली मग पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो तुला नमस्का पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पुन्हा त्या श्रीमूर्तीला साध्यंत पाहिली आणि पुन्हा म्हणाला प्रभो आपणच नमस्कार असो आपण नमस्कार असो पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू त्या मूर्तीचे एकेक -एक अवयवाचे भाग पाहता पाहताना अंतकरणा समाधान म्हटले आणि पुन्हा म्हणाला प्रभो तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो ती चराचरी समस्ते अखंडिता देखे तयाे आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू या सर्व स्थावर चंगमात्मक जगामध्ये अखंडी जो प्रभू त्याला पाहिले आणि पुन्हा म्हणाला प्रभू तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो ऐसी रूपे तीए अद्व नमस्ते नमस्ते चि म्हणे अशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रकट होत होती तो तो अर्जुन प्रभो तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो असे म्हणत होते नमस्ते नमस्ते याहून दुसरी स्तुती त्याला आठविना आणि निवांतपणाने राहावे हेही सहन होईना कशा प्रेम भावानं ते अर्जुन नमस्ते नमस्ते अशीच गर्जना करत होत हे काही कळत नाही किंबहुनाईपरी नमन केले सहस्रवरी कि पुढती म्हणे श्रीहरी तुझ सनमुखा नमो फार काय सांगावे याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाल्या कि हे माझ्या समोर असणारे हरी तुला नमस्कार असे देवासी पाठी पोठा आधी की नाही येणे उपयोग आम्हा काय तरी तुझ पाठी मोरे आहे नमो स्वामी देवाला पाठ व पोट आहे का नाही याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे परंतु महाराज पाठमोरा जो तू तु, त्या तुला नमस्कार असे उभा माझी सी मनोने मोरे मनावे तुम्हा सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ माझ्या पाठीमागे तू उभा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणते परंतु हे परमेश्वर जगाशी समोर अथवा पाठीमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही कारण तू जगद्रूप आहेसयवा म्हणून सर्वात्मका आता वेगवेगळ्या वे अवयवांचे वर्णन करण्याचे देवा मला कळत नाही या करता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच आहेस त्या तुला नमस्कार असो जी अनंत बल संभ्रम तुझ न विक्रमा सकळ काळी समा सर्व देव देवा अनंत बस व तुझ्या पराक्रमाला मोजता येत नाही तू तिन्ही काळी सारखा म्हणजे एकरूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस त्या तुला नमस्कार असो आघवा अवकाशी जैसे अवकाश ची होकाश असे तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व सर्व पोकळीत आकाश हे पोकळी होऊन असते त्याप्रमाणे तू सर्व सर्वांना फार काय सांगावे हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस परंतु क्षीर समुद्रावर जशा क्षीराच्या लाट असतात त्याप्रमाणे हे त्रिभुवन तुझ्या ठिकाणी आहे सर्व जगाहून वेगळा नाहीस हे माझ्या खरोखर अनुभवाला आले तर आता देवा सर्व काही तूच आहेस श्लोक एक्केचाळीसावा सखेती मत्वा प्रत हे हे यादव हे अजानता तवेदं। मया तुझा हा महिमा न जाणणाऱ्या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्ण अरे यादव अरे सख्या इत्यादी जे काही तुला बोललो तू ते स्वामी जी मनोनी सोयरे संबंध धर्मी, म्हणून परंतु एवढा मोठा तू असो नाही हे प्रभू आम्ही तुला केव्हाच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले संबंधाचे नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली आहात वाऊर जाहले अमृते समार्ज न केले वारीके देवोनी दिधले कामधेनुरे अरे ही फारच अनुचित गोष्ट झाली कि मी सड्याचे कामी अमृताचा उपयोग केला आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली परिसाचा खडवाची जोडला कि फोड तोडोनी केला कुंपू शेत म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग पाया भरण्याच्या कामी केला अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले चिंतामणीची खाणी लागली वो वो तुझी सांगाती मला नामक ोरांना हाकण्यासाठी केला याच तऱ्हे तुझी प्राप्ती झाली असता ही ती प्राप्ती तू स्नेही असे समजून व्यर्थ घालवली हे आजीचे कन झुंजहे परि परब्रह्म तू उघडे सारथी केला मागच्या सर्व गोष्टी असू दे आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा कि हे युद्ध कसले आणि काय किमतीचे आहे पण तू मूर्तीमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केली आहे या या कौरवांची या घरा शिष्टाई धाडीला सी दातारा ऐसा वणीचे साठी जागेश्वर विकलासी आम्ही हे जातारा तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठवले अशा प्रकारे देवा तू प्रत्यक्ष जागृत दैवत असून देखील तुला करता तु समाधी सुख कैसा जाण्याची ना मी मूर्ख उपरोधी सनमुख तुझसी करू तू तु योग समाधी सुख आहेस मी कसा मूर्ख आहे के हे सारे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वरमी लागेल असे भाषण मी बोलत होतो श्लोक बेचाळीसाम तत्म ये वा क्रीडा शयन आसन मंड म्हणजे मंडळीमध्ये बसणे भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असताना किंवा लोकांच्या देखतही तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही अशा अच्युताची अनाधी आदी बैसी जीए सभास रळी बोल या विश्वाचे अनादी मूळ जो तू तो तू ज्या सभासदांमध्ये बसत होतास तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असताना शोधतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो तरी तुझे मानू पावो, मानसी तरी जावो रुसो निसलगी आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदरातिथ्य करून आम्हाला मान देत होतास व जरी तू आमस मान देत होतास तरी सुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून जात होतो पाया लागवनी बुझावणी तुझ्या रंगपाणी बहु केली आम्ही देवा तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजे असं आम्ही हट्ट करत होतो व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या सजनपणाची वाटा तुझ पुढे बैसे उफराटा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलोजी मी तुझा प्रिय मित्र या नात्याने तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो श्री कृष्णा ही काय आमची योग्यता होती पण महाराज आम्ही चुकलो देवेसी कोलकाठी धरू अखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता असकरू निकरे हि भांडू देवाशी दानपट्टा खेळत होतो आखाड्यात देवाशी कुस्ती करत होतो व सौंगट्या खेळताना देवाला धिक्कारून बोलत होतो व हात घाईवर येऊन देवाशी भांडत होतो सांगते उरा उरी मागो देवाशी की बुद्धी सांगो तेवीची म्हणू काय लागो तुझे आम्ही जी चांगली वस्तू असेल ती झटपट मागत होतो तू देव सर्वज्ञ पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असेही म्हणत होतो ऐसा अपराधु हा आहे जो त्रिभुवनी न समाये जी नेणेची कापाये शिवतले तुझे हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही परंतु देवा मी तुझ्या पायावर हात ठेवून म्हणजे शपथ घेऊन सांगतो की हे अपराध आमच्या हातून न कळता म्हणजे अज्ञानामुळे झाले आहेत गर्व अवधारी जे फुगून ची बैसे जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे पण माझा निर्लज्ज गर्व पहा कि मी फुगूनच बसत असे देवाचिया या भोग यतनी खेळता आशंके ना मनी जी रिगोनिया शयनी सरीसा पहुडेवाच्या अंतपुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो इतकेच काय पण देवा तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होत कृष्णा मनोनी हा कारिजे यादवपणे तू ते लेखी आपली आण घालीजे जाता तुझ कृष्णा म्हणून तुला हाक मारित होतो तू एक यादव आहेस असे समजत होतो व तू जाण्यास निघाल असताना तुला शपथ घालत होतो दाटपणे बहुत घडले मी तुझ्या बरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो अथवा तू सांगितलेली गोष्ट मानित नव्हतो असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या आहेत म्हणून काय काय आता निवेदेल मी राशी आहे समजता अपराधांची म्हणून श्री कृष्ण आता काय म्हणून सांगावे मी सर्व अपराधांची रास आहे या रागी पुढा अथवा पाठी जे राहाटलो बहुवे बोखटी तिये मायेची परिपोटी सामावी प्रभो म्हणून प्रभो तू तु तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात घडल्या असतील त्या आई ज्याप्रमाणे त्याप्रमाणे सरिता घेऊन येती खुळे तीए सामावी जेती सिंधू जळे अनुपायो नाही महाराज कोणत्या एखाद्या वेळी जेव्हा नद्या गडूळ पाण्याचे लोट घेऊन येतात तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गडूळ पाण्याचे लोटस आपल्या पोटात सामावले पाहिजे त्याच दुसरा उपाय नाही प्रमाविली दे, तीए मुकुंद उपसाहावीजी त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून देवाला जी विरुद्ध भाषेने बोलली गेली हे श्री ती तू सर्व सहन करावीस मनोनी देवाचे नि क्षमत्वे आधारू झाली आहे या भूत ग्राम म्हणून पुरुषोत्तम विनवते थोडे आणि हे देवा तुझ्याच क्षमावान स्वभावामुळे क्षमा म्हणजे पृथ्वी या प्राणी मात्रच धारण करणारी झाली आहे म्हणून श्री तुझी विनंती करावी तितकी थोडीच आहे तरी आता अप्रमेया अपुलीया क्षमा कि जोजी अपराधाशी तरी आता हे अगम्य श्री मी जो आपल्याला शरण आलो आहे त्या मला या अपराधाची क्षमा करावी श्लोक त्रेचाळीसावा पितासी लोकस चमस पूज्यश गुरुर्गरी नवस्त्याभ्यधिक कुत्र लोक त्रेप्य प्रतिम्रभाव या चराचर जगाचा तू पिता आहेस अत्यंत पूज्य व अद्य असा गुरु आहे हे अप्रतिम प्रभाव म्हणजे ज्याच्या प्रभावाशी तुलना करण्याला पाताळ या तिन्ही लोकांमध्ये देखील तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही मग तुझ्याहून अधिक कुठून असणार जिजा आणि तले मी आसाचे आता देवाचे देव होय चराचे जन्मस्थान महाराज खरोखर आता मी तुझे महात्मे जाणले हे परमात्मा तू या स्थावर जंगमात्मक जगाचे उत्पत्ती स्थान आहेस हरिहरा वेदा ते हि पढविता आदी गुरु तू देवा विष्णू शंकर इत्यादी देवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस वेदांना हि शहाणपणा शिकवणारा मूळ गुरु गर तू श्री रामास प्राण्याशी सारखा आहेस तू सर्व गुणांमध्ये बिनजोड आहेस व तुझ्या सारखे दुसरे कोणीही नाही तू जशी नाही सरीसे हे प्रतिपादनची कायसे तुवा जा आकाशे सामाविले जग तुझ्या बरोबरीचे कोणी नाही हे सांगायच कशाला पाहिजे तुझ्या पासून झालेले आकाशात हे तेथ अधिकाची कि जे गोठी केवी त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे असे बोलण्यातच लाज वाटायला पाहिजे अशा प्रसंगात तुझ्याहून मोठे कोणी आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे म्हणून त्रिभुवनी तू एकू तू जस रिसाना अधिकू तुझा महिमा अलौकिकू जेवानू. जे या सर्व त्रिभुवनात नाव घेण्यासारखा तू एकच आहेस तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही व तुझ्या अधिकही कोणी नाही तुझे महात्मा खरोखर लोकोत्तर आहे त्याचे वर्णन कसे करावे हे समजत नाही